स्कंध बारावा अध्याय सातवा दीक्षा ग्रहण विधी श्री नारद म्हणाले गायत्री सहस्त्रनाम मी श्रवण केले आता दीक्षा विधी सांगा कारण त्या वाचून कोणालाही अधिकार प्राप्त होत नाही श्री नारायण म्हणाले मन शुद्ध झालेल्या शिष्यांची दीक्षा मी तुला सांगतो जिच्यामुळे देव अग्नी गुरु यांना पूजेचा अधिकार प्राप्त झाला जी दिव्य ज्ञान देते बापांचा क्षय करते तीस दीक्षा होय ती बहुफल देते पण गुरु आणि शिष्य दोघेही शुद्ध असावे लागतात गुरुने हातात कमंडलू घेऊन मौन व्रत स्वीकारून नदी तीरावरून घरी यावे आणि योग उत्तम आसनावर बसावे आचमन प्राणायाम करावा फट या अस्त्रमंत्राने गंध आणि पुष्प मिश्रित उदक मंत्रावे अस्त्रमंत्रांचा उच्चार करीत मंडपाच्या उजव्या बाजूला गंगा विघ्नेश यांचे पूजन करावे डाव्या बाजूला क्षेत्रफळ यमुना आणि उमऱ्यावर अस्त्र देवतेचे पूजन करावे सर्व काही देवीमय आहे असे चिंतून जपाने अंतरिक्षा विघ्नाश करावा पी भूमि विघ्नाश करावा नुंभ स्थापना कराव अर्ध्या नैरुत्यस्तुचार स्था प्रजापति पुजा करावी, करावी। पंचगव्य करावे मूल मंत्र जप करत अस्त्र मंत्र प्रोक्षण करावे शरमंत्रा ने मंडपा भूमि चोपावी मंत्रा ने अभ्युक्षण कर धूप कुशमार्जिनाने स्केराचा करावा, वच्चन करावी। नंतर करावा, गुरुस नमस्कार करून अंतर्भाग जा छंदाचा मुखात देवतेचा हृदयी बीजाचा गुह्यस्थानी पायावर शक्तीचा न्यास करावा तीन टाळ्यांनी दिव्य अंतरिक्ष भीम या तीन विघ्नांचा नाश करावा नंतर दिग्बंध करावा मूल मंत्राचे स्मरण करून प्राणायाम करावा देहावर मातृकांचा न्यास करावा ओम अम नमहा असे म्हणून न्यास करावा अंगावर मूलमंत्राचा षडन्यास करावा अंगुष्ठ अंगुली हृदय अशा क्रमाने नमहा स्वाहा वषट हैष फट इत्यादी पदांनी आणि प्रणवाने युक्त सहा मंत्राने षडंगन्यास करावा नंतर शरीरात शुभ आसनाची कल्पना करावी दक्षिण स्कंधावर धर्माचा डाव्या स्कंधावर ज्ञानाचा न्यास करावा डाव्या मांडीवर वैराग्य उजव्या मांडीवर ऐश्वर यांची स्थापना करावी मुख्य प्रदेशी अधर्माचे ध्यान करावे हे मुने वामकुक्षी नाभी आणि दक्षिण कुक्षी यावर अज्ञानाय नमहा अधर्माय नमहा आणि अवैराग्याय नमहा म्हणून न्यास करावा हे मुनी श्रेष्ठा मुनिवर्यानी धर्माधिक आसनाचे पाद मानले आहेत आणि अधर्माधिक ही त्यांची गात्रे आहेत हृदय कमली मृदू आसनावर अनंताचा न्यास करावा त्याचे ठाई शुद्ध प्रपंच रूपी कमलाची भावना करावी आणि त्यावर मंत्रज्ञाने उत्तरोत्तर कलायुक्त सूर्य चंद्र आणि अग्नीची स्थापना करावी सूर्याच्या बारा कला इंदूच्या सोळा आणि अग्नीच्या दहा आहेत त्या कलानी युक्त अशी त्यांची भावना करावी त्यांच्यावर सत्व रज आणि तम यांची स्थापना करावी आणि त्यावर आत्मा अंतरात्मा परमात्मा आणि ज्ञानात्मा यांची स्थापना करावी ह्याप्रमाणे पीठाची कल्पना करावी पुढे अमुका सनाय नमहा या मंत्राने साधकाने आसनाची पूजा करून त्यामध्ये पराबिकेचे ध्यान करावे त्यानंतर कल्पसूत्रोक्त विधीने देय मंत्राच्या देवतेची मानस उपचाराने यथाविधी पूजा करावी नंतर देवीला आनंद देणाऱ्या अशा मुद्रा दाखवाव्या मुद्रांच्या बाजूकडे गंधाने एक त्यावर, त्यावर चौकोनी मंडल करावे मध्यभागी त्रिकोनी चक्र लिहून शंख मुद्रा दाखवावी आणि त्या षटकोनी चक्राच्या सहाही अंगांची पुष्पादिकांच्या योगाने पूजा करावी अग्नेय दिशेकडील कोणापासून आरंभ करून षडग पूजा करावी नंतर शंखाचे आधार पात्र घेऊन असून ठेवावे मंडलाय दशकलात्मने दुर्गाधिघर्ष पात्रस्थानाय नमहा असा मंत्र शंखाच्या आधारपत्राची स्थापना करताना म्हणावा आधारचक्रामध्ये पूर्व दिशेकडून आरंभ करून प्रदक्षिणाक्रमाने अग्निमंडला मध्ये असलेल्या अग्निच्या दहा कलांची पूजा करावी मूलमंत्राने प्रोक्षण केलेल्या शंखा मूलमंत्राचे स्मरण करीत त्या आधारावर प्रस्तापित करावे अम सूर्य मंडलाय द्वादश कलात्मने दुर्गा देव्यर्घाय नमहा असा मंत्र म्हणावा आणि शंखाय नमहा असे म्हणून शंखाचे प्रोक्षण करावे आणि त्यामध्ये सूर्याच्या बारा कलांची पूजा करावी तपिनी इत्यादी सूर्याच्या बारा कलांची यथाक्रमाने मातृकांच्या विलोम क्रमाने उच्चार करून पूजा करावी हे नारदा मूल मंत्र ही विलोमकच म्हणावा तो शंखजलाने भरावा आणि त्यावर चंद्राच्या कलांचा न्यास करावा सोम मंडलाय षोडश कलात्मकाय दुर्गादेव्य दुर्गा दु, मृताय, नमहा असा हा रुन मंत्रात मंत्र सांगितला आहे ह्या मंत्राने अंकुश मुद्रेने जलाची पूजा करावी त्या जलात तीर्थाचे आवाहन करून आठ वेळा मंत्राचा जप करावा षडगाचा जलामध्ये ज्ञा करून मानसोप मानसोपचारांनी उदकाचे पूजन करावे आठ वेळा मूलमंत्राचा जप करावा त्याला मत्स्यमुद्रेने ठेवावी त्यामध्ये शंखोदक घालून त्याने सर्व पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे आपला देह पवित्र आहे अशी भावना करावी आपल्या समोर वेदीवर सर्वतो भद्रमंडल लिहून साळीच्या तांदूळांनी त्याचा मध्यभाग करावा त्यावर गर्भ पसरून त्यावर लक्षणयुक्त कुर्च ठेवापासून आरंभ करून पिठापर्यंत पूजा करावी नंतर न फुटलेला घट घेऊन त्याच्या आतील भाग अस्त्रमंत्राने धुवून तीन पदरी आणि तांबड्या सुताने त्याला वेष्टित करावे नवरत्ने ज्याच्या गर्भामध्ये आहेत अशा त्या कुर्च्यासह हो, त्याची गंधाधिकांनी पूजा करून तार मंत्राने गुरूने त्याची पीठावर स्थापना करावी नंतर कुंभ आणि पीठ ही दोन्ही एक आहेत अशी भावना करून क्षकारापासून मातृकांचा उलट जप करीत तीर्थोदकाने घट भरावा नंतर मूल मंत्राचा जप करीत त्या देवतांचे पूजन करावे अश्वत्थ फणस आंबा यांच्या कोवळ्या पल्लवाने कुंभाचे मुख आच्छादित करावे नंतर फल आणि अक्षरा यांनी पूर्ण असे एक पात्र घेऊन ते दोन तांबड्या वस्त्रांनी वेष्टीत करून त्याची कुंभावर स्थापना करावी पुढे प्राणप्रतिष्ठा मंत्राने त्याची प्राणप्रतिष्ठा करावी आवाहन मुद्रा करून परदेवते संतुष्ट करावे परमेश्वरीचे ध्यान आणि स्वागत करावे नंतर देवीस प्रथम पाद्य द्यावे पुढे अर्ध आचमनीय मधुपर्क आणि अभ्यंगासह स्नान घालावे कांबडी रेशमी आणि निर्मल अशी दोन वस्त्रे अर्पण करावीत नाना प्रकारच्या मण्यानी भोषित अशा माला घालाव्या मंत्रयुक्त अशा इत्यादी मातृकांची योजना करून देवीच्या अंगावर न्यास करावा आणि चंदनाधिकांनी पूजा करावी हे मुने पुढे कर्पूर युक्त कालगुरु पासून निघालेला धूप दाखवावा त्यात काश्मीर चंदन आणि कस्तुरी ही पुष्कळ घालावी कुंदकर विरा पुष्पे देखर देवी धूप देवीस अतिप्रिय अनेक दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा प्रत्येक द्रव्य समर्पणाच्या वेळी प्रोणीतील उदक सोडावे त्या वाचून देवीस द्रव्य समर्पण करू नये नंतर देवीची षडंग पूजा आणि कल्पसूत्रोक्त रीतीने आवरण पूजा करावी नंतर वैश्वदेव करावा देवीच्या दक्षिण स्थंडील करून त्यावर अग्नि घालून मूर्तीस्थ देवतेचे आवाहन करावे आणि क्रमाने ओंकार व्यारुतीचा उच्चार करून मूल मंत्राने हवन करावे प्रथम घृतासह पायसाच्या पंचवीस आहुती देऊन पुन्हा व्यारुतीच्या योगाने हवन करावे पुढे गंधादिकांच्या योगाने देवीची उत्तर पूजा करून तिची पीठावर योजना करावी अग्निचे विसर्जन करून हवीच्या योगाने सर्वत बलिदान करावे नंतर देवतेच्या पार्शदांची गंध पुष्पादी पंचोपचारानी पूजा करून देवी तांबूल छत्र चामर अर्पण करावे नंतर मंत्राचा हजार वेळा जप करावा देवी जपाचे समर्पण करून मार्जन करावे पुढे पूर्वी जेथे कर्कराची स्थापना केली होती त्या ईशान्य दिशेस म्हणजे मंडपाच्या ईशान्येस जेथे पूर्वी केर गोळा करून ठेवला होता त्या केरावर करकरीची स्थापना करावी तिच्यावर अस्त्र देवता दुर्गेचे आवाहन करून तिची पूजा करावी रक्षण कर असे म्हणून अस्त्रमंत्राचा जप करीत सर्व प्रदेशावर कमलनालातून सोडलेल्या जलाचे प्रदक्षिण सेक करावा पुन्हा करकराची स्वस्थाने स्थापना करून असे पूजा करावी गुरुने हो स्थंडिला किंवा कुंडाचा संस्कार विधीयुक्त कसा करावा ते यथाशास्त्र सांगतो कुंड किंवा स्थंडील प्रथम मूल मंत्र उच्चारून ते पहावे अस्त्र मंत्रा ने, करावे त्या मंत्रा ने करावे। नंतर कवचा ने त्रिवार अभ्यूक्षण चार ही बाजू तीन तीन रेशा ओढ़ाव्याणवाधार शक्ति पास आरंभ करा पर्यत दे पीठा करावे त्या परमकारण अशा त्या श्री शिवशक्तीचे आवाहन करून शांतपणे उपचारांनी त्यांची पूजा करावी त्या पीठावर ऋतुस्नात शंकरास आलिंगन दिलेल्या आणि कामातून अशा श्री देवीचे ध्यान करावे नंतर पात्राने अग्नी घेऊन त्या कुंडात किंवा स्थंडिलावर त्यांची स्थापना करावी त्या अग्नीतील काही भाग क्रव्यादांश म्हणून नैऋत्य दिशेकडे टाकून देऊन पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यास संस्कृत करून रंबिजाने वन्हीचा उच्चार करावा त्यामध्ये चैतन्याची योजना करून त्यास प्रणवाने अभिमंत्रित करावे नंतर गुरूने सात वेळेला धेनु मुद्रा दाखवावी अस्त्रमंत्राने त्याचं रक्षण करून मंत्राने त्याला झाकून टाकावे अशा रीतीने चंदना दिकांनी पूजा केलेल्या त्या अग्नीचे उलमुख घेऊन त्याने कुंडावर तीन वेळा प्रदक्षिणा मार्गाने फिरवावे गुडघे भूमी प्रणवाचा जग करावा शिवाचे ते बीज आहे म्हणून त्या अग्नीस देवीच्या योनी ठेवावे नंतर जगदंबा देवी आणि देव यास आचमन घालावे हे सर्वज्ञ चितपिंगल हन हन दह दह पच पच ज्ञापय स्वाहा असा मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित करावा प्रज्वलित हुताशन आणि जातवेदा असा जो अग्नी त्यास मी वंदन करतो तो सुवर्णाच्या वर्णाचा असून तो निर्मल चांगला पेटलेला आणि सर्वतोमुख असा आहे ह्या मंत्राने त्या अग्नीची आदराने स्तुती करावी नंतर गुरुने षडंगावर वन्ही नाम मंत्राचा न्यास करावा सहस्रची स्वस्तिपूर्ण उत्तिष्ट पुरुष धमव्यापी सप्तजिव्ह आणि धनुर्धर या सहा नामानी क्रमाने न्यास करावा हृदयादी पूर्वोक्त स्थानी त्यांचा न्यास करावा नंतर सुवर्णाच्या वर्णाचा त्रिनेत्रशक्ती स्वस्तिक अभयमुद्रा कमलामध्ये स्थित वरमुद्रा धारण करणारा आणि परममंगल रूप अशा अग्नीचे ध्यान करावे पुढे मंत्रज्ञ ब्राह्मणाने कुंडाच्या मेखले वरील भागाचे परिसिंचन करावे पुढे त्रिकोणी षटकोनी वर्तूळ अष्टपत्र आणि भूपुर या आकाराचे यंत्र अग्निसंस्थापनेपूर्वी कुंडात लिहावे त्याच्यामध्ये पुढील मंत्राने अग्निची पूजा करावी भो वैश्वानर जातवेद इलिताक्ष सर्व कर्मांनी साध्यक्षी हे जातवेद हे, जात हे वैश्वानरा येथे ये आणि ये माझी सर्व कर्मे पूर्ण कर अशी प्रार्थना करून आणि उच्चार करून या मंत्राने अग्नीची पूजा करावी नंतर सातही कोणामध्ये हिरण्या गगना रक्ता कृष्णा सुप्रभा बहुरूपा आणि अतिरक्ता अशा या सात अग्नींच्या जिव्हा आहेत अशी भावना करून कमलांच्या केसरामध्ये अंगपूजा करावी दलांच्या ठिकाणी शक्ती आणि स्वस्तिक धारण करणाऱ्या मूर्तीचे पूजन करावे पुढे ओम अग्नय जातवेद से नमहा ओम अग्नय सप्तजिव्हाय नमहा इत्यादी रीतीने ओम अग्नेय पूर्वी आणि नमहा अंती अशी योजना करून जातवेदा सप्तजिव्हा हव्य अश्वोदर्ज वैश्वानर कौमार तेजा विश्वमुख आणि देवमुख या सात अग्नीच्या मूर्तींचे आणि चारी दिशांमध्ये वज्रादि शस्त्रयुक्त लोकपालांचे पूजन करावे नंतर श्रुक आणि सुरुवा यांचे संस्कार घृताचा संस्कार करून स्रुवेने आज्यस्थालीतील घृताच्या उजव्या भागातून घृत घेऊन अग्नीच्या उजव्या नेत्रात अग्निये स्वाहाम म्हणून हवन करावे डावीकडून घृत घेऊन सामाय स्वाहा असे म्हणून डाव्या नेत्रात हवन करावे त्याचप्रमाणे मध्यभागातून घृत घेऊन अग्निशोमाभ्याम नमा स्वाहा अग्निशोमाभ्याम स्वाहा म्हणून मध्य नेत्रामध्ये हवन करावे उजवीकडून घृत घेऊन मुखामध्ये अग्नय श्विष्टकृते स्वाहा असे म्हणून हवन करावे नंतर अग्निमंत्राने तीन वेळा पुन्हा हवन करावे प्रणवानेच आठ आहुती देऊन अग्निच्या गर्भाधानादि संस्काराकरिता हवन करावे गर्भाधान पुवन सीमंतोन्नयन जातकर्म नामकर्म निष्क्रमण अन्नप्राशन चौल उपनयन महानामनिव्रत औषनिषद व्रत औपनिषदव्रत गोदान आणि विवाह हे संस्कार करावे शिव आणि पार्वती यांचे पूजन करून विसर्जन करावे अग्निस उद्देशून पाच समिधांचे हवन करावे नंतर आमरणांचेही एक एक आहुती द्यावी स्रुवेने घृत घेऊन चार वेळा हवन करावे सुरची स्रुवेने झाकून आपल्या आसनावर बसूनच वंशट ज्याच्या अंत्य आहे अशा अग्निमंत्राने हवन करावे हे मुने महागणेश म दहा आहुती द्याव्या त्या देय मंत्राच्या देवतेचे पीठ अग्निमंत्राने पंचवीस आहुती द्याव्या अग्नी आणि देवता यांचे आत्म्याशी ऐक्य आहे अशी भावना करावी सर्व एकीभूत आहे अशी भावना करावी देवतांच्या षडगास उद्देशून पृथक आहुती देऊन हवन करावे अकरा आहुतीच द्याव्या म्हणजे त्यांच्या योगाने अग्नी आणि देवता यांचे नाडीसंधान होते आवर्ण देवतांच्या क्रमानेस म्हणजे एका देवतेस एक आहुती याप्रमाणे घृताचे हवन करावे तदनंतर कल्पसूत्रात सांगितलेल्या द्रव्यांनी अथवा तिलांनी मूलमंत्राने आठ हजार हवन करावे ह्याप्रमाणे हवन करून देवी संतुष्ट झाली आहे त्याचप्रमाणे आवरण देवता आणि वन्ही इत्यादी देवताही प्रसन्न झाल्या आहेत असे समजावे ज्याने उत्तम प्रकारे स्नान केले आहे आणि नित्यक्रिया केल्या आहेत अशा आणि दोन वस्त्रांनी आणि सुवर्णाच्या अलंकारांनी युक्त असलेल्या ज्याने उत्तम प्रकारे स्नान केले आहे आणि संध्यादी नित्यक्रिया केल्या के आहेत अशा आणि दोन वस्त्रांनी आणि सुवर्णाच्या अलंकारांनी युक्त असलेल्या आपल्या शिष्यास कुंडाजवळ आणावे त्याच्या हातात कमंडलू असावा आणि तो सोहळा असावा शिष्याने गुरु आणि सभासदास नमस्कार करून कुलदेवतेस वंदन करावे आणि तेथे आसनावर बसावे शिष्याने चैतन्य आपल्या देहात येऊन पोचले आहे अशी भावना करावी तनंतर विद्वान गुरुने शिष्याच्या शरीरातील मार्गे शोधन कृपादृष्टिने करावे मजे तो शुद्ध देवादिक अनुग्रहास योग्य सा हो गुरु ने शिष्या क्रमाने सहा मार्ग है अशी भावना क्या दो पद कला तत्व मार्ग नाभी मध्य भुवन मार्ग हृदया पदमार्ग और मस्तका मंत्र मार्ग है अल्पना क्या नंतर शिष्यास कुर्च्याने स्पर्श करून गुरुने मी यास शुद्ध करतो असा संकल्प करून ओम अमो स्वाहा असा मंत्र उच्चारून घृताने भिजलेल्या तिलांनी प्रत्येक मार्गास आठ वेळ याप्रमाणे हवन करावे नंतर ते सहाही मार्ग ब्रह्मामध्ये लीन झाले आहेत अशी भावना करावी पुन्हा गुरुने ब्रह्मापासून सृष्टी मार्गाने त्यांना उत्पन्न करावे पुन्हा आपल्या चैतन्यामध्ये असलेले शिष्याचे चैतन्य त्याच्यामध्ये योजावे पूर्णाहुती देऊन देवतेला कलशावर ठेवावे पुन्हा व्याहुतीच्या योगाने आहुती देऊन आणि अग्नीच्या अंगाहुती देऊन गुरुचे अग्निचे आत्म्यामध्ये विसर्जन करावे गुरुने वस्त्राने शिष्याचे डोळे बांधावे आणि वैश मंत्राने त्या शिष्यास कुंडस्थलावरील मंडलाजवळ न्यावे शिष्याच्या हातून मुख्य देवीस पुष्पांजली समर्पण करावी नेत्रबंध सोडून त्यास कुशासनावर बसवावे आणि पूर्वी सांगितलेल्या पद्धतीने शुद्धी करावी नंतर देय मंत्रा करता सांगितलेले दुसऱ्या मंडळावर बसवावे कुंभामध्ये घातलेले पल्लव त्याच्या मस्तकावर ठेवून ककरार मातृकांचा जप करावा देवतारूप कलशस्थ जला शिष्यास स्नान घालावे त्याचे सहज रक्षण व्हावे म्हणून अभिषेक करावा नंतर शिष्याने उठून वस्त्र परिधान करून, करून गुरुजवळ बसावे नंतर गुरुने आपल्या हृदयातून निघालेली भगवती शिवा शिष्याच्या हृदयात प्रविष्ट झाली आहे अशी भावना करावी आणि त्या शिष्य आणि देवता यांच्या ऐक्याची भावना करून त्या करुणानिधीने गंध, पुष्प, इत्यादीच्या योगाने तिची पूजा करावी नंतर गुरुने शिष्याच्या काना, उजव्या कानात महादेवीच्या काना, महामंत्राचा महा तीन वेळा उपदेश करावा आणि आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवावा नंतर शिष्याने गुरु मुखापासून घेतलेल्या मंत्राचा अष्टोत्तर शत जप करावा आणि त्या देवतारूप गुरुच्या पुढे भूमीवर दंडवत पडावे आणि यावत जीव अनन्य मनाने सर्वस्व अर्पण करावे ऋत्सणा देऊन ब्राह्मणास आणि सुवासिनी कुमारी आणि ब्रह्मचारी या सर्व प्रकारे भोजन घालावे दिन अनाथ आणि दरिद्री भोजन घालावे आपण कृतार्थ झालो असे मानून सतत मंत्रांची सेवा करावी या विधीचा पूर्णपणे विचार करून देवीच्या चरणकमलाची तू सेवा कर या लोकी ब्राह्मणास याहून श्रेष्ठ असा अन्य धर्म नाही वैदिकाने आपापल्या गुहयोक्त पद्धतीने मंत्राचा उपदेश करावा आणि तांत्रिकाने तंत्र रीतीने उपदेश करावा हे नारदा ह्याप्रमाणे तू जे विचारलेस ते मी तुला सांगितले आता यापुढे आंबेच्या चरणकमलाचे नित्य सेवन कर तिची नित्य आराधना करून मी परमसुखाप्रत प्राप्त झालो आहे व्यास म्हणाले हे जन्मेजय राजा याप्रमाणे सर्व अत्युत्तम प्रकार नारदास सांगून आणि नेत्र मिटून तो मुनिवर मुकुटमणी भगवान नारायण त्याने श्रीदेवीच्या पदकमनांचे ध्यान केले नारदानेही त्या श्री नारायण गुरुस वंदन केले देवीच्या दर्शनाच्या इच्छेने तो तप करण्यासाठी निघून गेला अध्याय सातवा समाप्त